Mm-hmm. <laughs> नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहोत रेडिओ मी स्वाती आज आपण क्रोध सर्व समस्यांचं मूळ या सुविचारावरती चर्चा करूया क्रोधाची ज्वाला अतिभयंकर महाविनाशकारी आहे मनुष्य जेव्हा क्रोधमय होतो तेव्हा त्याची विचारशक्ती नाहीशी होते त्यामुळे फार भयंकर परिणाम घडून येतात क्रोध माणसांना अनेक रूपांनी सतावीत असतो ईर्षा द्वेष वैरभाव सूडबुद्धी हिंसा इत्यादी वेगवेगळी क्रोधाचीच रूपे आहेत क्रोध हे असे भूत आहे जे कुठेही प्रत्यक्ष होते लहान मोठे गरीब श्रीमंत विद्वानापासून महान तपस्वीपर्यंत सर्वांना क्रोध परास्त करू शकतो दुर्वासा विश्वामित्र परशुराम इत्यादींना क्रोधानेच हरवले एवढेच नव्हे तर जनावर पशु, पक्षी सुद्धा क्रोध विदेमान आहे क्रोध हा सर्वनाशी शत्रु आहे सारे जगाला नर्क आणि दुखधाम बनविणाऱ्या या शत्रूपासून चार हात दूरच राहायला हवे ज्या घरात क्रोधाचे वास्तव्य असते त्या घरातील पाण्याचे घडेही सुकून जातात पाणीच काय परंतु क्रोधी माणसांचे रक्तही आटते म्हणूनच क्रोधावर मात करण्यासाठी प्रत्येकाने मेहनत करण्याची आवश्यकता आहे मग चला तर मित्रांनो त्याविषयी आपण थोडक्यात पाहूया क्रोधाचे प्रवेशद्वार आहे अहंकार साधारणत प्रत्येक व्यक्ती चांगला व्यवहार करू इच्छितो परंतु जेव्हा कोणी त्याची निंदा वा तिरस्कार करतो तेव्हा त्याचा अहंकार जाग्रत होतो व तो स्वतःला चांगला स्वच्छ इमानदार असल्याचे सिद्ध करण्याची जिद्द करतो अशा अशावेळी त्याच्यात क्रोधाची प्रवेशता होते ज्यामध्ये अधिक प्रमाणात मीपणा अभिमान असेल त्याला तितका शीघ्रतेने क्रोध येतो तसे पाहिले तर क्रोध सर्वव्यापी आहे परंतु त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मी आत्मा निरहंकारी आहे ही स्मृती ठेवल्यास क्रोधाचे प्रवेशद्वार बंद करता येते तसेच आत्मचिंतन करा सरळचित्त व सकारात्मक दृष्टी ठेवा म्हणजे क्रोध आपल्याला स्पर्श देखील करू शकणार नाही क्रोधाचा प्रहार व क्रोधाची हार क्रोधाचे मनात आक्रमण होताच तो मनुष्यांना विवेकशून्य बनवून कर्मेंद्रियांना क्षणिक सुख देतो नंतर लगेचच क्रोधी व्यक्तीला निर्बल व असह्य बनवून परास्त करतो कित्येकांचा असा समज असतो की क्रोध केल्यानेच कार्य सहज होते तसे जरी झाले तरी क्रोधी व्यक्तीमध्ये असहिष्णता निराशा व चिंता स्पष्ट दिसून येते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धात वैज्ञानिकांनी क्रोधावश होऊन हिरोशिमा व नागासाकीवर ॲटम बॉम्ब टाकले परंतु या घटनेला ते सहन करू शकले नाहीत परिणामत त्यांनी आत्महत्या केली अशा प्रकारे क्रोधी व्यक्तींची सदैव हार होते त्यामुळे क्रोधापासून सावध राहा आपल्या मनात जरी क्रोधाचा संकल्प आला तरी वाणी आणि कर्मात येऊ देऊ नका सदैव शांती स्वधर्मात राहा म्हणजे क्रोधाला जिंकू शकाल क्रोध करण्यात वीरता नसून निर्बलता आहे आपण सर्वजण जाणतो की क्रोधामुळे मनुष्याचे जीवन बरबाद होते क्रोध मनुष्याला राक्षस बनवतो व अविवेकाच्या आहारी जाऊन हिंसाचार व पापाचाराला बळी पडतो शेवटी कारागृहात जाऊन खडी फोडण्याची वेळ येते कित्येकांना तर जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो अगदी थोड्या वेळाकरिता क्रोधाचे भूत शिरल्याने संपूर्ण जीवन नरकमय बनून जाते त्यावरती एक सत्य घटना सांगते मित्रांनो आम्ही एकदा रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी जेलमध्ये गेलो होतो तिथे अनेक कैदी होते त्यातला एक कैदी जो होता तो फक्त अठरा वर्षाचा होता आम्ही त्याला विचारलं की तो एवढ्या कमी वयामध्ये कशामुळे जेलमध्ये आहेस तर तो म्हणतो दिदी मला फक्त तीन मिनटाचा राग आला आणि मी त्या तीन मिनटामध्ये तीन माणसांचा खून केला म्हणून मला आता जन्मठेपेची सजा दिली आहे तर बघा मित्रांनो राग किती होता फक्त दोन मिनटांचा परंतु पूर्ण आयुष्य बरबाद झालं त्यामुळे क्रोध करणं हे वाईट आहे जे वारंवार क्रोध करतात त्यांच्या जीवनात अनेक संकटे येतात त्यांना शारीरिक स्वास्थ लाभत नाही ज्यांना जीवनात दुःख भोगावे लागते यावरून आपल्या लक्षात येईल की क्रोध करणे ही वीरता नसून निर्बलता अथवा बुद्धिहीनतेचे लक्षण आहे त्यामुळे आता क्रोधाला जिंकूया आपली वीरता प्रत्यक्ष करा सर्वांशी शांती व सद्भावनापूर्ण व्यवहार करा आपण सर्वजन एक आपाप साथ स्नेह भावना दृढ करा म्हणजे सदैव प्रेमाची गंगा वाहत राहील व त्यात आपोआप मनातील क्रोधाची मलिनता वाहून जाईल शांती व विन्रतेच्या आधारे क्रोधाला जिंका प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उतार चढाव तर येतातच ज्यामध्ये व्यक्तीला विरोध, अपमान निंदा तसेच प्राकृतिक आपत्तींचा सामनाही करावा लागतो अशावेळी चिंताग्रस्त व निराश न होता आपली मनस्थिती शांत व विनम्र ठेवून कार्य केले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत क्रोध येता कामा त्यासाठी सर्वप्रथम मनाशीही पक्के करा की काहीही झाले तरी मी क्रोध करणार नाही सदैव शांत शांतचित्त राहीन तरीसुद्धा मला कोणी त्रास देत असेल तर मी क्षमाशील बनून शुभ विचारांचे व्हायब्रेशन पसरवीन अशा प्रकारे या सृष्टीनाटकातील प्रत्येक दृश्य साक्षी होऊन पहा आपण सदैव निर्विघ्न राहू शकतो व क्रोधावर मात करू शकतो जसे काट्यांच्या मध्ये राहूनही गुलाब पुष्प सर्वांना सुगंधच देतो तसेच क्रोधी व्यक्तीच्या संबंधात संपर्कात राहूनही आपण मधुरता स्नेह सहनशीलता सरळता या दिव्य गुणांचा सुगंध पसरविण्याचा संकल्प करूया क्रोध हा महावीर शत्रू आहे क्रोध हा माणसाचा शत्रू नसून महाशत्रू आहे त्यामुळे त्यास नष्ट करण्याची प्रत्येकाची आंतरिक इच्छा असणे आवश्यक आहे क्रोध हा माणसाचा मूळ स्वभाव नाही प्रत्येक आत्म्याचा स्वधर्म शांत आहे त्यामुळे हे चिंतन करा की मला सदैव शांती स्वधर्मात स्थित राहायचं आहे असे चिंतन केल्याने आपल्याला सहनशीलता क्षमाभाव दयाभाव आत्मिक स्नेह परोपकाराची भावना अशा अनेक दिव्य गुणांची वृद्धी होत जाते या उलट क्रोधाने आपल्यातील सर्व दिव्य गुणांचा रास होत जातो तात्पर्य म्हणजे क्रोधाग्नीमुळे दिव्य गुणांनी बहरलेली जीवनरूपी फुलबाग जळून खाक होते त्यामुळे क्रोधरूपी महाशत्रूला नष्ट करा दसऱ्याला आपण रावणाला जाळतो परंतु रावण हे क्रोध लोह मोह व अहंकार या विकारांचे प्रतीक आहे हे, हे जाणत नसल्याने आपल्यातील मनोविकार मात्र न जळता तसे शिल्लक राहतात आता यावर्षी मात्र खऱ्या रावणाला अर्थात आपल्यातील क्रोध अग्नीला पाच विकारांना जाळा म्हणजे आपल्या जीवनात अविनाशी सुख शांती प्रेम या सर्व गोष्टींचा अनुभव होईल समर्थ रामदासांनी देखील अतिशय सुंदर व सोप्या शब्दात मनाला समजावून सांगितले नकोरे मना क्रोध हा खेदकारी नको रे काम नाना विकारी नको रे लोभ हा अंगीकारू नको रे म्हणा मत्सर दंग भारू तर चला तर मित्रांनो आपण आता क्रोधावर विजय मिळवण्याच्या काही युक्ती बघूया पहिली युक्ती आहे क्रोध क्रोधमुक्त होण्यासाठी पुढील स्वमानांचा वापर करा मी सहनशक्तीचा अवतार आहे मी शीतल देव आहे मी स्नेहसागर परमात्म्याचा मुलगा मास्टर स्नेहसागर आहे दुसरा उपाय आहे कर्माची गुह्यगती नीट समजून घ्या आपल्या जीवनातील प्रत्येक घटना अथवा परिस्थिती ही आपल्याच गत कर्माचा परिणाम आहे जर कोणी आपल्याला त्रास देत असेल आपल्यावरती अधिकार गाजवत असेल तर या सर्व गोष्टी आपल्या मागील कर्माची प्रतिक्रिया आहे असे समजा त्यामुळे आता सहन करून दुसऱ्याविषयी शुभ भावना बाळगा तिसरा उपाय आहे कोणत्याही नकारात्मक गोष्टींचे सकारात्मक गोष्टीत परिवर्तन करा उदाहरणार्थ जर कोणी तुमचा अपमान केला व तुम्हाला शिवी दिली असे समजा की त्याने मला गुलाबाचे फुल दिले चौथा उपाय जशी क्रिया तशी प्रतिक्रिया हा सिद्धांत जीवनात सर्वत्र लागू आहे त्यामुळे जर आपण दुसऱ्यांशी मधुर हळूवार व शांतपणे बोललो तर अशीच प्रतिक्रिया दुसऱ्यांकडून आपल्याला प्राप्त होते परिणामत आपण क्रोधमुक्त राहू शकतो पाचवा उपाय आहे आपल्या क्रोधाचे कारण काय आहे म्हणजेच कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला क्रोध येतो त्याचे कारण शोधून निवारण करा तर आपण क्रोधमुक्त बनू नमस्कार मित्रांनो आत्ताचा आपण जो सुविचार ऐकला त्यामध्ये काहीतरी रहस्य भरलेले आहे प्रत्येक व्यक्तीची ज्या संदर्भामध्ये भावना असते त्यामध्ये त्याला अनुभव होतो मित्रांनो आजचा जो आपण सुविचार ऐकला त्यावरती प्रयोग करा आणि उद्या परत मी एक नवीन सुविचार घेऊन येणार आहे आपण ऐकत आहोत रेडिओ शुनेरी